पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चोपन्नावे ब्रिटिशांची राजवट हिंदुस्थानातील ब्रिटिशांच्या राजवटीचा इतिहास कोणत्या स्वरूपाचा आहे या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही इंग्रजी अथवा हिंदी माणसाला निःपक्षपातीपणे अथवा वस्तुगत बुद्धीने देता येईल असे मला वाटत नाही पण ही गोष्ट शक्य आहे असं धरून चालले तरी देखील इतिहासातील मानसिक व इतर घटनांचे मोजमाप करणे फारच अवघड होईल ब्रिटिशांच्या राज्यामुळे हिंदुस्थानातील शतकारुशतकांची एक उणीव दूर झाली अगदी दर्याखोऱ्यातून सुद्धा ज्या राजसत्तेचा सा अंमल चालतो अशी राजसत्ता या खंड समान देशाला पूर्वी कधी लाभली नव्हती ती ब्रिटिशांमुळे मिळाली ब्रिटिशांनी कायदा आणला राज्यव्यवस्था न्यायाची व चोख केली लोकशाहीच्या तत्वांचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा परिचय करून दिला आणि हिंदुस्थानात एक छत्री राजसत्तेच्याद्वारा हिंदी जनतेत एक राष्ट्रीयत्वाचा भाव प्रसुत करून राष्ट्रीय वृत्तीचा श्री गणेशा आमारा पडवला ही ब्रिटिशांची कैफियत झाली गेल्या बऱ्याच वर्षात कायद्याच्या राज्याचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा पत्ता नसला तरीही या कैफियतीत बराच तथ्यांश आह अंगलाईचे परीक्षण हिंदी लोक करतात तेव्हा दुसऱ्या अनेक मुद्द्यांचा विचार प्रामुख्याने करून परकीय सत्तेमुळे आमची जी भौतिक व आध्यात्मिक अवनती झाली आहे तिचा निर्देश करण्यात येत असतो हे दोन दृष्टिकोन इतके भिन्न आहेत की ज्या गोष्टींची ब्रिटिश लोकस्तुती करतील त्यास गोष्टींची हिंदी परिषद निंदा करताना आढळतील आमच्या अहिताच जे जे कृत्य करतात ते ते त करी आमच्या हिताचे दिसत हा ब्रिटिश आजोटीचा आश्चर्यकारक विशेष होय असे डॉक्टर आनंद कुमार स्वामी यांनी म्हटल आहा वास्तविक गोष्ट अशी आहे की गाऱ्या अधिक शतकामध्ये हिंदुस्थानात जी स्थित्यंतरे झाली ती सामान्यतः जगभर घडून आलली दिसतात प्रथम पाश्विमात्य देशात व तदनंतर सर्व जगात जे यांत्रिक उत्पादन सुरु झाले त्याच्याबरोबरच राष्ट्रवाद आणि एकछत्री राष्ट्र यांचाही उद्भव झाला हिंदुस्तानची पश्चिमकडची खिडकी उघडून पाश्चात्य यंत्रयुगाची व विज्ञानाची वानगी आत टाकली याबद्दलचे श्रेय ब्रिटिशांनी हवतर घ्याव पण नंतर मात्र अगदी निरुपाय होईपर्यंत हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांच्या गळ्याला त्यांनी नख लावून ठेवले होते पश्चिम आशियातील इस्लामी संस्कृती व अतिपूर्व देशांपर्यंत पसरलेली खुद्द हिंदुस्थानची संस्कृती यांचा मिलाफ हिंदुस्थानात ब्रिटिश लोक येण्याच्यापूर्वी झाला होता पाश्चात्य संस्कृतीची तिसरी प्रचंड लाट इस्लामी देशांच्याही पलीकडे असलेल्या पाश्चिमात्य देशांमधून आली आण हिंदुस्थान म्हणजे नव्या जुन्या विचारांच्या संघर्षाचे केंद्र बनले या संस्कृती संघरात पाश्चात्य संस्कृतीचा विजय झाला असता व हिंदुस्थानातील अनेक शतके साचून राहिलेले जुने प्रश्न जळून गेले असते यात संशय नाही पण ज्या ब्रिटिशांनी ही नवी संस्कृती वाहून आणली त्यांनीच तिची प्रगती रोखून ठेवली आमची औद्योगिक प्रगती थांबवून त्यांनी आमची राजकीय प्रगतीही खुंटवली आ आणि सरंजामशाही वगैरे जे जुनाट अवशेष त्यांच्या दृष्टीने पडले ते त्यांनी जतन करून ठेवले आमचे बदलते व काही अंशी प्रगतीक्षम कायदे व चालीरीती त्यांनी जशा मिळाल्या तशा पक्क्या करून टाकल्या त्या शृंखलांमधून आम्हाला स्वतःची सुटका करून घेता येईना हिंदुस्तरात मध्यम वर्ग उदयास आला तो त्यांच्या कृपेने अथवा उत्तेजनाने नव्हे पण यंत्रयुगातील आगगड्या वगैरे प्रकार येथे एकदा सुरु केल्यानंतर प्रगतीचे चक्र त्याला थांबवता येईना तिच्या गतीत अडथळे उत्पन्न करून ती मंद करणे त्यांना शक्य होते तेवढे काम त्यांनी केले व त्यांचा त्यामुळे फायदाही झाला अठराशे साली ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व ब्रिटिश सरकारने आपल्या ताब्यात घेतल्यापासून हिंदुस्तानची जितकी शैक्षणिक व भौतिक प्रगती झाली आहे तितकी प्रगती आपल्या दीर्घकालीन इतिहासात त्याला केव्हाही करणे शक्य झाले नव्हते हे विधान वाटते तितके स्वयंसिद्ध नाही उलट असंही म्हणतात की ब्रिटिश राजवटीपासून देशातील साक्षरतेचे प्रमाण घटलेच आहे तथापि वरील विधान अक्षरशः खरे आहे असे गृहित धरले तरीही आधुनिक यांत्रिक युगाची गतयुगाशी आपण गत तुलना करीत आहोत हे विसरून चालणार नाही जगातील बहुदा हरेक देशात यंत्रयुग व विज्ञान यांच्यासह झालेली भौतिक व शैक्षणिक प्रगती पाहिली तर डोळे दिपून जातील त्या देशांच्या बाबतीत मात्र वरीलप्रमाणे विधान करणे उचित ठरेल ब्रिटिश लोकांचे राज्य नसते तरीही या यंत्रयुगाच्या काळात हिंदुस्तानची यांत्रेप्रगती कशी तरी झाल्यापासून राहती ना असे आम्ही म्हटले तर आम्ही भांडकुडं अथवा विकृत मनोवृत्तीचे आहोत हे कसे सिद्ध होते दुसऱ्या देशांकडे पाहून असे आम्ही का म्हणू नये की आमच्या प्रगतीत ब्रिटिशांनी कोलदांडा घातला नसता तरी आमची झाली याहून की अधिक प्रगती झाली असती आगगाड्या तारायंत्रे टेलिफोन नभोवाणी वगैरे गोष्टी ब्रिटिशांच्या चांगुलपणाच्या अथवा हितवृद्धीच्या द्योतक आहेत असे म्हणता येणार नाही त्या आल्या उत्तम झाल्या त्या इष्टच होत्या आणि प्रथम त्या ब्रिटिशांनी येथे आणले म्हणून जरूर ती कृतज्ञता आपण दाखविलीच पाहिजे पण यांत्रिक युगाच्या या दूतांचे आगमन इथं झाले ते ब्रिटिश सत्ता दृढ करण्यासाठी झाले वास्तविक या शिरावधमन्यांमधून हिंदुस्तानचे रक्त खळाळून व्हावायास हवे होते व्यापार वृद्धी मालाची नियान व लक्षावधी लोकांना नवीन जीवनाचा व समृद्धीचा लाभ त्यामुळे व्हावायस हवा होता कधी अवश्य तो परिणाम घडून आलाही असता पण मुळात या सर्व गोष्टी देशावरील साम्राज्यशाहीची पकड दृढ व्हावी व ब्रिटिशमाला बाजारपेठ मिळावी या हेतूनेच करण्यात आल्या व ब्रिटिशांचा हा हेतु सिद्धीसही केला यांत्रिक उत्पादन व्हावे व वाहतुकीची आधुनिक साधने प्रचारात यावी असेच माझंही मत आहे परंतु आघाडीतून प्रवास करीत असता आगगाडीचे रूळ म्हणजे हिंदुस्थानला बंद करून टाकणाऱ्या बेड्यास आहेत की काय असा विचार मनात डोकावून जातोस्थान अधिकार चालविण्याची ब्रिटिशांची कल्पनाही पोलिसी थाटाची होती राज्य यंत्र सुरक्षित ठेवणे हेच जसे काही सरकारचे काम बाकीच्या गोष्टींचा विचार इतरांनी करावा त्यांच्या खर्चाचा बाबी म्हणजे लष्कर पोलीस मुलकी कारभार व कर्जावरील व्याज नागरिकांच्या आर्थिक गरजांकडे लक्ष देण्याची काय जरुरी आहे ब्रिटिश लोकांच्या हितासाठी हिंदुस्थानच्या आर्थिक हिताचा बळी देण्यात येईल काही किरकोळ बाबी सोडल्या तर लोकांच्या सांस्कृतिक व इतर गरजांकडे सर्वस्वी दुर्लक्ष करण्यात येत असेल मोफत असे सार्वत्रिक शिक्षण सार्वजनिक आरोग्याची सुधारणा गरीब व वेड्या व्यक्तीची निगा आजारपण वार्धक्य व बेकारी वगैरे आपत्तींपासून श्रमजीवी लोकांचा बचाव इत्यादी सार्वजनिक खर्चाचा, ज्या अनेक गोष्टी इतर देशास दृष्टोत्पत्तीस येतात तिकडे तरी येथील सरकारची दृष्टीही जाळवायची नाही सरकारची करवसुरीची पद्धती विपरीत स्वरुपाची असल्यामुळे असले लोकहिताचे रंगढंग करण्यास सरकारला सवड मिळणार कोठून आपल्या राजकीय व आर्थिक वर्चस्वाची बळकटी ज्या योग्य वाढत जाईल त्या गोष्टीकडे सरकारचे सारे लक्ष लागलेले असते हा ब्रिटिश राजवटीचा एक विशेष होय बाकीच्या सर्व गोष्टी गौन समजल्या जातात आपण अत्यंत बलिष्ठ असे मध्यवर्ती सरकार व कर्तव्यदक्ष असे पोलिसांचे दळ निर्माण केले याबद्दल हवे त्या सरकारने आपल्याला धन्य म्हणून घ्यावे परंतु हिंदी लोकांना धन्यता वाटावी असं त्यात काय आहे एकता असणे उत्तम पण सगळेच गुलामगिरीत असल्यामुळे प्राप्त झालेल्या एकतेबद्दल कोणाला कुजितच अभिमान वाटेल सरकार अरेराव असेल तर त्याचे सामर्थ्य जनतेच्या मानगुटीवर दिलेल्या शिळेप्रमाणे होते ते वाढले की मानेवरचा बोजाई वाढतो अनेक दृष्टींनी उपयुक्त असे पोलीस पुष्कदा ज्या जनतेचे रक्षण त्यांनी वस्तुता करावे तिच्यावरच उलटवण्यात येतात आधुनिक संस्कृतीची ग्रीक संस्कृतीची तुलना करताना बर्ट्रान रस्त यांनी असे म्हटले आहे की आपल्या संस्कृतीनं वरचड असा कोणता गुण ग्रीक संस्कृतीत असेल तर तो हा की त्यावेळी पोलीस गबाळे असतो त्यामुळे अनेक सद्गुणी लोकांना पोलिसांच्या कृपेपासून सुरक्षित राहता येत असिटिशांच्या सत्तेमुळे आम्हाला शांततेचा लाभ झाला आणि हिंदुस्थानला इतक्या दिवसांच्या त्रासानंतर शांतता मिळणी आवश्यक होत शांतता ही चीज अत्यंत बहुमोड व प्रगतीसाठी अवश्य अशी आहे पण कधीकधी तिच्यासाठी फाजील किंमत मोजल्याचा मूर्खपणा पत्र येत असतो शांतता मिळते ती स्मशान शांतता ठरते आणि सुरक्षितपणा प्राप्त होतो तो सुद्धा पिंजऱ्यातल्या पोपट्याला मिळणारा सुरक्षितपणा ठरतो केव्हा केव्हा आपली उन्नती करून घेण्यास नालायक ठरलेल्या लोकांची, धननैराश्य हेही शांततेप्रमाणे बसते खऱ्या शांतीपासून होणाऱ्या समाधानाचा अथवा विश्रांतीचा लाभ जित राष्ट्रांवर जेत्यांनी दाललेल्या शांतीपासून होणे शक्य नाही युद्ध हे महाभयंकर आहे पण मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांच्यामते युद्धामुळे काही गुणांचा प्रकर्षही होत असतो हे गुण म्हणजे निष्ठा एकी चिकाटी शौर्य सत्सद विवेक कर्तृत्व काटकसर शारीरिक सामर्थ्य आणि धडाडी समाजात या गुणांच संवर्धन कर युद्धाव्यतिरिक्त दुसरे कोणत्यातरी नैतिक तत्व शोधून काढण्यास जेम्स यांचा प्रयत्न चालू होता अहिंसामय सत्याग्रहाची खबर त्यांच्या काही पोचली असती तर जेम्स यांना कदाचित आपल्याला इष्टतत्व सापडल म्हणून समाधान वाटल असत इतिहासातील संभाव्यति व जर तारी प्रकरणांचा ओहापोह करचा कवळ अपव्यय आहा विज्ञान संपन्न व यंत्रसंपन्न अशा पाश्चात्य देशांशी हिंदुस्थानचा संबंध आला ही नीसंशय उत्तम गोष्ट झाली विज्ञाना वाचून हिंदुस्तानचा अधप्पा थांबताना पण पाश्चात्य देशांशी आमचा संबंध ज्या रीतीने आला ती रीती फार कष्टप्रद ठरली हे खरे तथापि आमच्या डोळ्यांवरची झापड नाही शिवण्यासाठी असे जबरदस्त धक्के कदाचित आवश्यकही असतील यादृष्टीने विचार केला तर प्रॉटेस्टन पंथाचे व्यक्तिनिष्ठ व इतर पाश्चात्य लोकांपेक्षा बरेसे भिन्न असे इंग्रजच आमच्या आले, हे बरे झाले असे म्हटले पाहिजे कारण एवढे जबरदस्त धक्के देणे इतरांना साधले नसते त्यांच्यामुळे आमच्यामधे जी राजकीय एकीची भावना निर्माण झाली ती इष्ट अशीच होती परंतु ही एकीची भावना ब्रिटिशांनी आणली नसती तरीही हिंदी राष्ट्रवादाची वाढ झाल्यापासून राहती आणि राष्ट्रवादाच्या वाढीबरोबरच राजकीय एकीची आवश्यकता भासू लागली असती आज अरबस्थानचे अनेक तुकडे झालेले दिसतात व प्रत्येकातील राज्यपद्धती ही भिन्न भिन्न आहे असे असले तरी एकीची इच्छा सर्व अरबस्थानात प्रादुर्भाव होत असून पाश्चात्य साम्राज्यशाही राष्ट्रांनी भोचकपणा केला नाही तर अरब लोक त्यांना इष्ट असलेली एकी घडवून आणतील यात शंका नको तथापि हिंदुस्थानप्रमाणे अरबस्थानातही भेदवृत्तीनं उत्तेजन देणे व अल्पसंख्यांकांच्या प्रशांची पिले, राजकारणात सोडून गोंधळ माजवणे हे साम्राज्यशाही राष्ट्रांचे कर्तव्यच होऊन बसले आहे साम्राज्यशाहीची प्रगती होत असता हिंदुस्थानातील राजकीय ऐक्याला आपोआप घाट येत गेला तदनंतर या ऐक्यभावाचा राष्ट्रवादाशी संबंध जुळून येऊन परकीय सत्तेला धोका उत्पन्न झाल्याबरोबर येथे ही भेदनीतीला कशी सुरुवात झाली व आमच्या प्रगतीच्या मार्गात कसे अडथळे आणण्यात येऊ लागले हे आपण पाहत आहोतच ब्रिटिश लोक हिंदुस्थानात आल्याला आज कितीतरी काळ लोटला आज पावणे 200 वर्ष ते सत्ता उपभोगत आहेत इतर जुलमी प्रमाने, तेही हिंदुस्थानात हवे असे नासत होते या दक्षाला आपल्या इच्छेनुरूप घाट देण्याची अगदी उत्तमोत्तम संधी त्यांनी प्राप्त झाली होती या काळात इंग्लंड युरोप अमेरिका जपान व सोव्हिएट रशिया या देशांमधे दे इतका फेरबदल झाला की त्याला तुलना नाही हिंदुस्थानातही फार मोठा बदल झाला आहा अठराव्या शतकानंतर आतापर्यंतच्या काळात आगगाड्या कारखाने शाळा आणि विश्वविद्यालय मोठमोठ्या सरकारी कचऱ्या वगैरे गोष्टी आपल्या देशातही दिसू लागल्या आहेत आणि इतक्या घडामोडी होऊन देखील हिंदुस्थानची स्थिती कोणत्या प्रकारची आहे त्याचे अचाट सामर्थ्य पिंजऱ्यात कोंडलेले असून त्याला पुरा श्वासोच्छवासही घेता येत नाही हजारो कोसांवरून परकी लोक अंमल आहेत जनतेच्या दारिद्र्याला तोड नाही ते लोक अल्पायुषी बनले असून इतके दुर्बल झाले आहेत की कोणताही रोग आला की ते मुंग्यासारखे मारतात शिक्षणाच्या नावाने घरगरीत पुच्चे आहे मोठमोठ्या टापूत औषध पाण्याची अथवा साफसफाईची सोय नावालाही नाही मध्यमवर्गात आणि जनतेत अमर्याद बेकारी माजलेली आहे आणि अशा गुलामगिरीत आम्ही काळ कंटत आहोत स्वातंत्र्य लोकसत्ता समाजवाद कम्युनिझम वगैरे गोष्टी म्हणजे व्यवहारशून्य ध्येयवाद्यांच्या पुस्तकी पंडितांच्या आणि बदमाश लोकांच्या थापा आहेत समस्त लोकांचे हित होते की नाही ते प्रथम पाहिले पाहिजे वगैरे उपदेशाच्या गोष्टी आम्हाच ऐकवण्यात येतात खरोखरच ही अत्यंत महत्वाची कसोटी आहे व ती लाहून पहा म्हणजे आज हिंदुस्थानची स्थिती किती शोचनीय आहे ते उघड झाल्याशिवाय राहणार नाही बेकारी व दुःख निवारण्याच्या मुट मोठमोठ्या योजना इतर देशात आखण्यात येत असल्याचे आपण ऐकतो पण आमच्या इथं असलेल्या लाखो बेकारांची व परमावधीच्या दुःखाची वाट काय गृहरचनेच्या योजनांच्या बातम्याही आपल्या काणी येतात पण आमच्या देशातील लाखो लोकांची घरे कोठे आहेत मातीच्या खुराड्यांचा आश्रय त्यांना मिळतो न मिळतो इतर देश झपाट्याने मार्ग आक्रमक आहेत व आम्ही गुगल गायच्या पावलाने पुढे पुरडतो आहो हे दृश्य पाहून दुसऱ्या दिशांचा हिवा आम्हाला का वाटा वा? न वाटावा केवळ बारा वर्षांच्या अल्पावधीत भगीरथ प्रयत्न करून रशियाने निरक्षरता तनून काढली इतकेच नव्हे तर अद्ययावत शिक्षण पद्धतींचा सर्वत्र फैलाव केला कालपर्यंत मागासलेले तुर्कस्तान केमाल अताल तुर्कच्या नेतृत्वाखाली ने वादळाच्या वेगाने शिक्षण प्रसार करीत चालले आहा फ्रॅसिस इटलीने आपल्या आमदारांच्या सुरुवातीलाच निरक्षरतेच्या तटावर धडाक्याने हल्ला चढवलेला आहे त्यांच्या शिक्षण मंत्र्याने अशी घोषणा केली की निरक्षरतेवर सरळ समोरून मारा केला पाहिजे निरक्षरतेच्या भयंकर प्लेगाने आमचे राष्ट्र निपचित पडले आहे सडत चालले आहे समाज देहात तापलेल्या सळ्या खोपसून त्या रोगाची बीजे जाळून टाकाव्यास हवीत शब्द कडक आहे दिवाणखाण्यातून शोभण्यासारखे नाही पण या विचारामागे कसला दांडगा उत्साह आणि किती दृढ विश्वास उभा आहे ते असल्या शब्दांवरून उत्तम प्रकारे समजून येते आम्ही हिंदुस्थानचे लोक अधिक सभ्य आहोत अधिक गुलगुलित भाषा आम्ही बोलतो आणि आम्ही पावले टाकतो ती कशी अगदी जपून त्यामुळे कमिशने व कमिट्या यांच्या कामाचाच आमची सर्व शक्ती खर्च होते करणे थोडे आणि मचमचफार अशी हिंदी लोकांची वृत्ती आहे म्हणून टीका करण्यात येते टीका योग्यच आहे पण कमिशने व कमिट्या भरविण्याचा ब्रिटिशांचा दुर्दम्य हव्यास पाहिला की आम्हाला सुद्धा आश्रणी तोंडात बोट घालावी वाटते या कमिट्या राब राब रामून एक भलालठ असा पांडित्य प्रदर्शक अहवाल प्रसिद्ध करतात पण त्या अहवालाच्या पारशाबरोबरच सरकार त्याचे बारावे उरकून टाकते त्यामुळे गुहेरी लाभ होतं अहवाल वाचला की प्रगतीच्या वाटेवर आपण बरीच मजल मारली असा वासवतो आणि अहवालनुरुप काहीच कार्य व्हावायचं नसल्यामुळे वसल्या जागेवरून उठण्याचा त्रासही वाचतो इकडे प्रतिष्ठेची भावना सुखावते आणि तिकडे वरिष्ठ वर्गाचा कुनगाही विंदोक राहतो पुढे कसे करावे याविषयीचा विचार इतर देश करीत असतात तर आमच्या देशात आपण फार पुढे जाऊ या भीतीने अडसर बांध साखळदंड कोठे किती घालावे आणि बांधावे यासंबंधीच्या योजना सुरू असतात मोगल आमदनी विषयीवर उद्धृत केलेल्या पार्लमेंटरी समितीच्या अहवालात म्हटले आहे की बादशाही वैभवावरून जनतेच्या दारिद्र्याचे अनुमान करण्यात येत असे हे विधान सत्यच आहे पण ते आजच्या काळाला लागू पडणार नाही काय नवी दिल्ली व्हाईसरायची मिजाज आणि प्रांताधिपतींचा बडेजाव यांच्यावरून काय बोध घ्यावा या वैभवाची पार्श्वभूमी परमावधीच्या दारिद्र्याच्या काळ्याकुट्ट रंगांनीच रंगलेली आहे ना डोळ्यात खुपेल इतका विरोध त्या दो होत आहे भावनाशील माणसाला तो सण कसा होतो कोण जाणे या साम्राज्यशाहीच्या भरझरी पडद्यामागे आधुनिक परिस्थितीमुळे अधिकाधिक भरला जाणारा कनिष्ठ मध्यमवर्ग त्याच्या मागे दारिद्र्याने गाजलेले कामकरी व त्यांच्यानंतर चिर घालीन रात्रीच्या अंधारात वावरण्यासाठी जन्मलेला शेतकरी अशा श्रेणी उभ्या आहेत मुखी निष्फलता युगायुगांची शिरावरी ओझी शतकांची घे जगताचे जू मानेवर आणि लावितो नजरभूमीवर दिसते भीषण त्या दृश्यातून किती शतकांचे जीवन, सहन भयंकर करीत वेदना शोकमयी काळाची घटना दलित बदच्यूत अणलुटलेली मानवजाती दिसते सगळी या सर्व दुःखदायक परिस्थितीची जबाबदारी ब्रिटिशांवर टाकण्यात अर्थ नाही ते आपणच पत्करली पाहिजे आपल्या कमकुवतपणाच्या परिणामांचे खापर दुसऱ्याच्या मारणे मनुष्याला शोभत नाही हुकुमशाही सरकार आणि त्यातून परकी मग लोकांमध्ये लांगूल चालण्याची वृत्तीच पैदा होणार व त्यांची दृष्टी संकुचितच राहणार तरुणांना भूषणभूत असणाऱ्या धाडस कल्पकता तडबद्रावृत्ती वगैरे गुणांचा अशा शासन पद्धतीत नायनाटस व्हावायचा अशा राजवटीत बिनलाकी सेवावृत्ती कधीच प्रगट होत नाही ज्यांच्यामध्ये सार्वजनिक वृत्तीचा सा अभाव असेल व स्वार्थ साधणे हेच ज्यांचे जीवित साफल्य होऊन बसले असेल अशा वेचकदाण्यांनाच सरकार निवडून घेत हिंदुस्थानात सरकारभोवती कोणत्या लायकीचे लोक गर्दी करीत असतात ते आपण पाहतोच त्यापैकी काहीजण बुद्धीचे तल्लक आणि मोठे कर्तृत्ववान असे असतात ते सरकारी अथवा निम सरकारी नोकरी शिरतात यासे कारण त्यांना दुसरीकडे वाव मिळणे शक्य होत नाही म्हणून हलके हलके त्यांचे तेज मंद होत मोठ्या यंत्रातील ते एक भाग बनून जातात सार्वजनिक सेवेविषयी नोकरवर्गाला दुर्तम्य उत्साह वाटणे कोणत्याही परके राजवटीत शक्य होणार नाही वरिष्ठ नोकरवर्ग सोडून दिला तर खालच्या बारीक सारीक अधिकाऱ्यांमध्ये वाखण्यासारखा कोणताही गुण नाही वरिष्ठांची थुंकी झेलून कनिष्ठांना लात मारण्याची सवय त्यांना लागलेली असते हा दोष त्यांचा नवे, पद्धतीचा आहे अशा परिस्थितीत लाळ घोटेपणाला वशिलेबाजीला ऊत आला तर त्यात नवल कसले नोकरीवर असताना कोणताही ध्येयवाद त्यांच्या अंतकण्नात वसत नसतो बेकारी व बेकारीमुळे ओढवणारी उपासमार यांचे भीषण चित्र मात्र त्यांच्या डोळ्यासमोर सदैव नाचत असते तेव्हा आहे ती नोकरी घट्ट पकडून ठेवावायची आणि आपल्या सगळ्या सोयांची वर्णी लावा वयाची एवढीच एक काळजी ते वाहतात हेर आणि चहाडखोर हे, हे नेहमी पाठीशी उभे असल्यावर जनतेत सद्गुणांची वाढ होईल अशी अपेक्षाच करावायला नको अलिकडे होणाऱ्या घटनांमुळे तर संवेदनाक्षम आणि सार्वजनिक कार्याविषयी कळकळ असणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी पत्करणे अधिकच अवघड वाटू लागले आहे आधी सरकारला असे लोक नकोच असतात व आर्थिक अडचणींमुळे निरुपाय झाल्याशिवाय तेही सरकारशी फारशी लगत करावया जात नाही परंतु साम्राज्याचे ज्यू खरेखुरे कोणी वाहत असेल तपे गोरा आत्मी वाहतो काळा आत्मी नव्हे ही गोष्ट जगप्रसिद्ध आह खास साम्राज्यासाठी म्हणून अनेक नोकऱ्या आह व त्यातील नोकऱ्यांच्या खास हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्याभोवती जरुरती कुंपणी घातलि असून ती सर्व हिंदुस्थानच्या हितासाठी आहेत असे सांगण्यात येत हिंदुस्तानच हित अशा प्रकारे या संधी लोकांच्या हिताशी इतके एकृत झाल पाहून मोठे आश्चर्य वाटत सलदी नोकऱ्यांचा एकदा हक्क जर काढून घेतला तर राज्य कारभार बिनसेल धुंदी माजेल असा भाऊ आम्हाला दाखवण्यात येत असतो हिंदी मेडिकल खात्याच्या राखीय कुरणातील काही जागा कमी केल्या तर हिंदुस्थानचे आरोग्य बिघडेल अशी हाकाठी करण्यात येते आणि सैन्यातील गोरे लोक कमी केले तर सर्व तऱ्हेच्या भयंकर संकटांशी दाराशीही गर्दी होईल असा दाखही घालण्यात येतो सर्व वरिष्ठ अधिकारी एकदम चालत झाल आणि निरनिळ्या खात्यांचा कारभार पाळण्याचे सर्वच काम खालच्या नोकऱ्यांवरून पडले तर थोडासा गोंधळ माजल ही गोष्ट खरी पण राज्य करबार पद्धती सदोष आहे हे त्याचे कारण आहे खालच्या जागांवर उत्तम लायकीची मानसे नेमत नाहीत व त्यांना जबाबदारीची कामे करण्याची संधीही देण्यात येत नाही हिंदुस्थानात लायक माणसे भरपूर प्रमाणात आहेत व योग्य दिशेने प्रयत्न केला तर थोड्याच अवधीत ती मिळू शकतील याविषयी मला शंका वाटत नाही पण तो प्रयत्न घडून येण्यासाठी निराळे शासन यंत्र प्रस्थापित केले पाहिजे पण सध्या परिस्थिती अशी आहे की कोणत्याही प्रकारची राज्यघटना आम्हाला देण्यात आली तरी संधी नोकऱ्यांची तटबंदी तशीच राहणार व सरकारी मंदिरातल्या दिव्य मूर्ती सुरक्षित रहाव्यात व अमंगल लोकांचा शिरकाव आत होऊ नये म्हणून हे संधी द्वारपाल तेथे रखवाली करीत राहणार आमचे मनोमालिन्य आम्ही जसजसे नष्ट करू तसतशी त्या मंदिरांचे द्वारे उगण्यात येऊन केव्हा कुतूहलाने व आदराने भरलेल्या आमच्या डोळ्यांच पारने फिटण्याचाही संभव आहे साम्राज्यशाहीच्या सर्व नोकऱ्यांमध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे स्थान श्रेष्ठ आहे हिंदुस्थानच्या राज्यक्रमातील गुणांचे अथवा दोषांचे सर्व श्रेय त्यांना दिले पाहिजे या नोकरीचे गुणवर्णन अनेक वेळ आमच्यासमोर करण्यात येत असते हिंदुस्थानात त्यांना प्राप्त झालेले अपूर्व स्थान व त्याबरोबरच प्राप्त होणारी अप्रतिहत सत्ता आणि त्यांच्यावर होणारा स्तुतीचा वर्षाव या सर्व गोष्टी एकत्र जमल्यावर कोणत्याही व्यक्तीचे अथवा गटाचे मन ताळ्यावर राहणे कठीणच होणार या नोकरीतील लोकांबद्दल माझ्या मनात कितीही आदर असला तरी शेख महम्मदी विजयांची वेळ त्यांच्या डोक्यात अस्ते असे म्हटल्याशिवाय राहवत नाही इंडियन सिव्हिल सर्व्हिस मध्ये जे चांगले गुण आहेत ते नाकारण्यात काही हाशील नाही पण त्याचे इतके अवास्तव थोटाण माजवण्यात येत असते की या थोतांडाची दहीहंडी एक वेब फोडणे आवश्यक होऊन बसले आहे वरिष्ठ वर्गांना उद्देशून अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व्हेबलेन हा ठवलेले वर्ग असे शब्द योजत असतो इंडियन सिव्हिल सर्व्हिसलाही ठलिली सर्व्हिस असे यथार्थ म्हणता येईल कारण ते ठेवणे म्हणजे फार खर्चाची होऊन बसली आहे ब्रिटिश मंत्रिमंडळातील एक माजी मजूर मंत्री मेजर ग्रॅहॅम पोल हे हिंदुस्तान हिंदुस्थानविषयी प्रश्नात फार बारीक लक्ष घालत असतात काही दिवसांपूर्वी मॉर्डन रिव्ह्यूमध्ये लिहिलेल्या लेखात इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या लायकी आणि कर्तबगारीबद्दल कोणाचाही मतभेद नाही असे एक विधान त्यांनी कलि आहा इंग्लंडमध अशाच प्रकारची विधाने करण्यात येतात व त्यांच्यावर लोक विश्वासाठवतात तेव्हा त्यांचा विचार करावायचावा अशा तऱ्हेचे ठाम आणि अस्थिपक्षी विधाने करण्यात नेहमीच धोका असतो कारण ती सहज खोटी पाडता येतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसविषयी दुमत नाही ही, ही ग्रॅहॅम पोल यांची समजू सर्वस्वी चुकीची आहे कारण अनेक वर्षापूर्वी कैलासवासी गो क्रु गोखले यांनी तिच्यावर सनसणित कोरडे ओढलेले आढळतील आ आणि काँग्रेसमधील व काँग्रेस बाहेरचा सा सर्वसामान्य हिंदू माणूस पोल यांच्या विधानाला विरोधच करील तथापि या प्रश्नाकडे पाण्याचे दोन दृष्टिकोन असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या म्हणण्यात तथ्यांश आहे लायकी व कर्तबगारी आहे पण ती कोणत्या कामात हिंदुस्थानात ब्रिटिश साम्राज्याची पाळीमुळे खोलवर गुसावी आणि द्रव्य शोषण अखंड झालो राहावे यासाठी जे काही करावा याचे ते करताना इंडियन सिव्हिल सर्व्हिसने उत्तम लायकी व कर्तबगारी दाखवली यात शंका नाही परंतु हिंदी जनतेचे कल्याण ही जर कसोटी ठरवली तर सर्व्हिस अगदी अपेशी ठरली आहे असेच कबूल करावे लागेल ज्या लोकांची सेवा करण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसची स्थापना झाली व ज्यांनी दिलेल्या करामुळे सर्व्हिसचे हरतरेचे तनखे चालू त्या लोकांची राहणी व उत्पन्न आ आणि सर्व्हिसमधील लोकांची राहणी व उत्पन्न यांची तुलना केली म्हणजे तर सर्व्हिसची अपात्रता अधिकच स्पष्ट दिसू लागते गुणांच्या दृष्टीने सामान्यच पण कामाचा एक विशिष्ट दर्जा सर्व्हिसने सांभाळला आहे आणि क्वचित प्रसंगी असामान्य कर्तबगारीच्या व्यक्तीही सर्व्हिसमधून तयार झालेल्या आहेत त्यात त्या शंका नाही आणि याहून अधिक फलनिष्पत्ती सर्व्हिसपासून होईल अशी अपेक्षा धरणे योग्य होणार नाही तिने विशिष्ट दर्जा कायम राखला खरा पण ठराविक साचाहून निराळी वृत्ती कोठे दिसली की ती बिलकुल पसंत पडेण्याशी झाली आणि दैनंदिन कामांच्या गाण्यात वैयक्तिक बुद्धीच्या देनग्यांचा भुगा होऊन गेला शिवाय आपण सर्वांहून निराळे दिसू या भीतीने नोकरी आपापली वैशिष्ट्य दडवून ठेवीत अभिजात तळमळीचे सेवाप्रवण असे लोक नोकरीवर होते पण प्रथम साम्राज्याची चाकरी करावी तेव्हा हिंदुस्थानचा विचार सर्व्हिसमधील लोकसंख्येने थोडे आणि भोवती परकी आणि विरोधी लोकांचा घराडा अशा परिस्थितीत आपल्या जातीची व पदवीची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी एकजूट करून एक विशिष्ट दर्जा सांभाळून राहण आवश्यकच होते मनसोक्त सत्ता हाती आल्यामुळे त्यांना टीका सहन होईना बेजबाबदार सत्ताधाऱ्यांचे दुर्गुण त्यांच्याही अंगी संचारू लागले त्यांची बुद्धी स्वयंसंतुष्ट आणि स्वयंपूर्ण संकुचित आणि स्थितीप्रिय बदलच्या जगात दगडासारखी अचल आणि प्रगतीशी सर्वस्वी संवादी अशी म्हणली त्यांच्याहून अधिक कर्तबगार व अधिक तल्लक विचारांच्या व्यक्ती पुढे येऊन त्यांनी हिंदुस्थानचा प्रश्न हाती घेतल्याबरोबर यांचे पित्त भडकले आणि त्यांना दडपून टाकण्याचा व त्यांच्या मार्गात काटे पसरण्याचा उद्योग यांनी सुरू केला महायुद्ध उलटल्यावर जेव्हा झपाट्याने फेरबदल होऊ लागले तेव्हा तर पायाखाची जमीन गरगर फिरत आहे असे वाटून त्यांना तोल सावरता येण्याचा सा झाला असले आणीबाणीचे व अभूतपूर्व प्रसंग आले असता काय करावे ते त्यांच्या पोथ्यांमध्ये लिहिलेले नव्हते हो बेजबाबदारपणे अधिकार गाजवण्याची सवड मिळत गेल्यामुळे ते स्वैर बनले होते त्यांचा गट म्हणून विचार केला तर त्यांच्या हाती अनियंत्रित अधिकार होते पार्लमेंटचे नियंत्रण काय नावाला मात्र मान्य करावे लागेल तेवढेच लॉर्ड एक्टर्न याने म्हणून ठेवले आहे की सत्ता आली की अधोगती होते आणि अमर्याद सत्ता असली की अधोगतीलाही मर्यादा राहत नाही या सर्व्हिसमधील लोक एकंदरीने विश्वासू व आपले रोजचे ठराविक काम बरेचसे सुव्यवस्थितपणे पार पाडणारे असे आहेत परंतु त्यांना शिक्षणच अशातरेसे तऱ्हे मिळालेले असते की पूर्वी कधी न देखलेला प्रसंग पुढे उभा राहायला की ते गडबडून जातात अर्थात आत्मविश्वास धोपट मार्गेपणा व एकजूट यांच्या वळावर ते कशीतरी वेळ निभावून नेतात मेस्या पोटेम यामधील सावळा गोंधळ उघडकीला आल्यामुळे हिंदुस्थान सरकारची नालायकी आणि ठोंबेपणा जगजय झाला आहे परंतु प्रत्येकवेळी गोष्टी उघडकीला येतात असे नाही कायदेभंगाच्या वेळेची सरकारची वृत्ती नाकाडोळ्यांच्या वळदूप्रमाणेच होती कुत्र्याप्रमाणे लोकांना गोळ्या घातल्या अथवा त्यांची टाळकी सडकली म्हणजे काही काळ विरोध नाहीसा होत असला तरी त्यामुळे मूळ प्रश्न निकालात न निघता जी प्रतिष्ठा रक्षण करण्यासाठी ही बडवेगरी करण्यात आलेली असते तिचा मात्र बोज वारा चढाऊ राष्ट्रीय चळवळीला तोंड देण्यासाठी सरकारने अत्याचाराचा उपयोग केला यात नवल नाही जगातील प्रत्येक साम्राज्यशाहीचा सा डोलारा हिंसेवरच उभारलेला आहे आणि विरोध शमन करण्याचा एकच मार्ग त्यांना शिकवण्यात आलेला आहे तो म्हणजे हिंसा तेव्हा हिंसा करणे क्रमांक आपतच ठरले परंतु अत्यंतिक व अनावश्यक असे जे अत्याचार सरकारकडून घडले त्यावरून परिस्थिती बरोबर आकलन त्यानं झाले नव्हते आणि त्यांचा संयम नष्ट झाला होता असे सिद्ध होते अंतःकरणातील खोलखोल ठिकाणी दडून राहिलेले दोष संकटसमयी नेमके उघडकीस येत असतात सत्याग्रह हे अशा प्रकारचे संकट होते त्या रसायनात मुस्कळून पाहिल्यावर काँग्रेसकडील काय किंवा सरकारकडील काय फारच थोडे लोक बावनकशी असल्याचे आढळून आले असेल अव्वल दर्जाची फारच थोडी माणसे दुनियेत असतात हे संकटाच्या वेळी लक्षात येत असे लॉइड जॉर्ज यांनी म्हटलं आह तपढे म्हणतात की बाकीच्या खुर्द्याची गंती अशा वीकर ही कारण उरत नाही फक्त अत्युच्च शिक्रत्त एवढीच पाण्याच्या वर दिसत एवढा प्रचंड पूर म्हणजे एरवीच्या काळात फार उंच वाटणारी टिकाडे कोठच्या कोठप होतात त्याचा पत्ताही लागत नाही इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांना मिळालेले शिक्षण विक्टोरिया राणीच्या काळात साधेसे असले तरी आधुनिक जगाशी ते विसंगत असे आहे ते लोक त हाता एवढ्या संकुचित जगात वावरत असतात त्यांच्या जगाचे नाव अँग्लो इंडियन जग धड इंग्रजीही नाही व धड हिंदुस्तानही नाही अशी त्यांची धेड अवस्था आहे सध्याकालीन समाजातील घडामोडींचा अन्वय त्यांना लावता येत नाही हिंदी जनतेचे आपण निधीधारक व पालक आहो असे आवते आणत असले तरी जनतेची पुसट अशी देखील ओळख त्यांना नसते मग नवीन आक्रमणशी मध्यमवर्गाबद्दल तर पुसाव्याचाच नको त्यांच्या भोवती गोंडा घोळणाऱ्या लोकांवरून ते हिंदी जनतेची परीक्षा करतात आणि जे त्यांची हांजीहाजी करणार नाहीत त्यांना चळवळी व बदमाश लोक म्हणून नावे ठेवतात महायुद्धानंतर जगभर सुरू असलेल्या स्थित्यंतरांची व विशेषतः आर्थिक जगामधील फेरबदलांची त्यांना असलेली माहिती अभाव रुपी असून जुन्या चाक्र्यांमध्ये त्यांचे पाय असे गच्च रुतून बसले आहेत की तेथून बाहेर पडून नव्या जगात येऊन मिसळणे त्यांच्या शक्तीबाहेरचे काम आहे थोडक्यात म्हणजे हल्लीच्या जगाशी पूर्णपणे विसंगत असा संधी वर्ग आहे तथापि ब्रिटिश साम्राज्य असे तोपर्यंत हा वर्ग आहे तसाच राहणार हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार हे एखाद्या किडक्या पण पक्क्या दाताप्रमाणे झाले आहे यातनं तर होतात पण सहजासहजी तो उपटून तर काढता येत नाही तो दात उपटून काढीपर्यंत अथवा आपोआप गळून पडेपर्यंत दुःख कायम राहणार किंबुरा ते वाढत जाणार हे निश्चित इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये उत्कृष्ट असे व हिंदी लोक असे नाही पण सध्याची परिस्थिती कायम आहे तोपर्यंत हिंदी जनतेला अहितकारक अशा कार्यातच त्यांची कर्तबगारी खर्च होत राहणार या परिस्थितीचा प्रभाव काही हिंदी नोकऱ्यांवर इतका पडतो की खुद्द राजाहून अधिक राजनिष्ठ अशा प्रकारची त्यांची मनोवृत्ती बनलेली आढळते एका हिंदी संधी नोकराशी माझी गाठ पडली स्वतःला तो फार श्रेष्ठ समजत असे याबाबतीत माझा त्याच्याशी मतभेद होता ही दुर्दैवाची गोष्ट आहे संधी नोकऱ्यांचे अनेक गुण त्यांनी मला वर्णन करून सांगितले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थनपर असा एक मिंतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडून त्यांनी आपले भाषण आटुपते घेतले त्याचा मुद्दा असा की रोमन लोकांच्या अथवा चेंगी जखान व तैमूर्लंग यांच्या साम्राज्यतरी ब्रिटिश साम्राज्य चांगल आहे की नाही आपण आपली कामे अत्यंत चोखरित्यान बजावत असल्यामुळे दरतर्च्या अधिकारांसाठी भांडण्याचा आपणाला हक्कच आहे अशी संधी लोकराज्य समजूत झालिस हिंदुस्थान दरिद्री असला तर हिंदुस्थानातील सामाजिक पद्धती व बनिय लोक त्याला जबाबदार आह आणि विशेषतः हिंदुस्थानची लोकसंख्या या दरिद्राला कारण आहे असं ते म्हणतात परंतु हिंदुस्थानातील सर्व बनियांचा ज्याला दादा म्हणता येईल असे जे ब्रिटिश सरकार त्याच्याकड मात्र या लोकांचे लक्ष्य पोचत नाही हिंदुस्थानच्या दारिद्याला कारणीभूत झालेल्या लोकसंख्येची वासलात ते कशी काय लावणार आहेत कोणाष्टाऊक कारण दुष्काळ साथीचे रोग व भयंकर असे मृत्यूचे प्रमाण इतक्या गोष्टींची भरपूर सहाय्य त्यांना लाभत असूनही येथील भरमसाठ लोकसंख्या हटल्याचे प्रत्याला येत नाही त्यावर संततीनियमन करावे असे सूचना येते संतती नियमनाच्या पद्धतींचा व तत्संबंधित ज्ञानाचा प्रसार करावा या गोष्टीला माझी अनुमती आहे परंतु ही पद्धती अंमलात आणावायची असेल तर जनतेचे राहणीवाहन बरेसे वाढले पाहिजे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावायच पाहिजे व संतती नियमाची माहिती करून देणारी केंद्रे सर्व देशभर उघडायच पाहिजेत सध्याच्या परिस्थितीत संतती नियमांचा अवलंब करणे जनतेला शक्य नाही मध्यमवर्गाचा त्या पद्धतीपासून फायदा होईल व माझ्या समजुतीप्रमाणे या पद्धतीचा प्रचार मध्यम वर्गात हल्ली वाढत्या प्रमाणात होतही आहे तथापि लोकसंख्येच्या प्रश्नाचा अधिक बारक्यांनी विचार करणे इष्ट आहे आज सर्व जगात जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो अन्नाचा अथवा इतर आवश्यक वस्तूंच्या टंचाई संबंधी नसून आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत घेण्याचे सामर्थ्य गरजू कसे उत्पन्न करावे यासंबंधीचा आहे केवळ हिंदुस्थानचाच विचार केला तरी येथेही अन्नाची कमतरता नाही लोकसंख्येच्या वाढीबरोबर पिकांची वाढ होत आलिली आहे व ती पुढेही होत राहील गेले एक दशक सोडून दिले तर हिंदुस्थानच्या लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण बहुतेक पाश्चात्यदेशातील प्रमाणांनी कमीच असल्याची आढळण येते अनेक घटना घडून येत असल्यामुळे पाश्चात्य देशातील लोकसंख्येची वाढ कमी प्रमाणात होण्याचा अथवा अजिबात बंद होण्याचाही संभव आहे व तसे झाल्यावर भविष्यकाळी ते देश व हिंदुस्थान यांच्यामध्ये फार मोठा फरक पडत जाईल परंतु लवकरच हिंदुस्थानातही लोकसंख्येच्या वाढीला आळा बसेल अशी चिन्हे दिसू लागली आहे जेव्हा केव्हा हिंदुस्थान स्वतंत्र होईल व आपल्या पसंतीप्रमाणे तो आपला नवा संसार थाटू लागेल तेव्हा हिंदुस्थानातील उत्तमोत्तम उत्तम स्त्रीपुरुषांचे सहाय्य त्या कामी मिळणे फारच आवश्यक आहे उत्तम माणसे नेहमीच दुर्मिळ असतात आणि ब्रिटिशांच्या काम करण्याची संधी दुर्लभ झाल्यामुळे हिंदुस्थानात तर अशा लोकांची चणचन विशेषच जाणवणार तेव्हा ज्या खात्यातून ते खास यांत्रिक व शास्त्रीय दनाची आवश्यकता आहे तेथे ते परक्यांची मदत घेतल्यापासून आम्हाला गत्यंतर नाही सध्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये अथवा दुसऱ्या कोणत्याही संधी नोकरीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा माणसांचा नवीन राजवटीत फार उपयोग होईल व त्यांना मोठ्या आनंदाने कामावरही घेण्यात येईल यात शंका नाही परंतु सध्या अधिकारी वर्गात येणारी मनोवृत्ती कायम राहिली तर मात्र राज्यकारभाराची नवी घडी बसविणे शक्य होणार नाही सध्याची हुकुमशाही वृत्ती ही स्वातंत्र्याची वैरी असून ती स्वातंत्र्यस तरी नायनाट करील किंवा ती स्वतः तरी नष्ट होईल फॅसिस्ट पद्धतीच्या राज्यव्यवस्थेत मात्र तिचा सुंदर जम बसेल असे असल्याकारणाने नव्या शासन संस्थेच्या बांधकामास सुरुवात करताना आरंभी इंडियन सिव्हिल सर्व्हिस वगैरे सारख्या नोकऱ्यांचे आपल्याला समूळ उच्चाटन करावे लागेल असे मला वाटते अर्थात लायक व तत्पर अशा व्यक्तींना नव्या समाजात स्थान मिळेल यात शंका नाही पण नव्या अटेत्यांनी मान्य केल्या तरच ते घडणार सध्याचे भरमसाट पगार व भरमसाट बत्ते मिळत राहतील अशी आशा देखील करावयास नको लट्ट पगार मिळतो म्हणून नवे, तर काम करण्यात आनंद व वैभव आहे असे मानून उत्साहाने दक्षतेने व जळजळी श्रद्धेने काम करण्यास पुढे येतील त्यांचीच नेमणूक व्हावायस पाहिजे नव्या राजवटीत स्वार्थदृष्टी शक्यतितकी कमी करण्याचे प्रयत्न व्हावायचावेत परकीय तत्वांच्या सहाय्याची जरी बरीचशी गरज लागली तरी मुलकी कामकाज पाहण्याकरता बाहेरून फारच थोडे लोक आणावे लागतील कारण मुलकी लायक अशा लोकांची वाण हिंदुस्थानात बासण्याचे मुळीच कारण नाही हिंदुस्तानच्या कारभाराच्या बाबतीत प्रागतिकांनी ब्रिटिश विचारसरणीचा स्वीकार केला आहे हे मी मागे सांगितलेच सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण करण्यात यावे एवढीच त्यांची मागणी आहे शासन संस्था व सनदी नोकऱ्या यांचे स्वरूप व मनोवृत्ती अमूलाग्र बदलली पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही याबाबतीत प्रागतिकांचे म्हणणे केव्हाही मान्य करून चालणार नाही कारण ब्रिटिश सैन्य व ब्रिटिश संदी नोकर येथून निघून गेले म्हणून तेवढ्याने हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न सुटणार नसून ज्या हुकुमशाही वृत्तीतून सनि नोक यांचा उगम झाला ती हुकुमशाही वृत्ती नष्ट करून सधी नोकऱ्यांना मिंगणारे पगार व अधिकाऱ्यांची छटाछाट करण हिंदी स्वातंत्र्याच्या दृष्टीन अत्यावश्यक आहे संरक्षक खात्याची मिजाज तर नको त्या खात्यावर आम्ही टीका करता कामा न त्याच्या कारभाराविषयी सकाळ ब्र काढता कामा न कारण अशा बाबतीत बोलण्याचा आम्हाला अधिकार काय त्या खात्याला ओझ्यावारी पैसे भिन द्यावे एवढेच आमचे काम एकोणीशे चौतीस सप्टेंबरमध्ये वरिष्ठ कायदेमंडळात भाषण करीत असता हिंदुस्तानचे सरसेनापती सर फिलिप चॅटूड यांनी आपल्या तिखट लष्करी भाषेत हिंदुस्थानातील राजकारणी लोकांना एक चपराक लगावली व तुम्ही तुमचे सांभाळा माझ्या कामात ढवळाढवळ करण्याचं तुम्हाला कारण नाही असंही त्यांनी बजावून सांगितलं कोणत्यातरी ठरावावर उसूचना मांडणाऱ्या एका गृहस्थाना उद्देशून ते म्हणाले की आपले साम्राज्य तलवारीच्या जोरावर मिळणाऱ्या व तलवारीच्या जोरावरच त्याचे संरक्षण करणाऱ्या रणधीर रणनी पूण ब्रिटिश लोकांना खुर्चीवर पडल्या पडल्या टीका करून आपण नवे ज्ञानामृत पाजू अशी उमेद उपसूचना मांडणारे नामदार व त्यांचे मित्र बाळगतात की काय अशास प्रकारची आणखीही काही अमौलिक मुक्ताफळे सेनापती साहेबांनी उधळली सरसेनास्पतींबरोबर लष्करी प्रश्नाच्या बाबतीत अनभ्यस्त माणसाने वादविवाद करावा हा उर्मट पण आहे यात शंका नाही तरीपण या, या प्रश्नाच्या बाबतीत चार विचार प्रदर्शित करण्यास काही हरकत नसावी साम्राज्याचे रक्षण तलवारीने करणारे जेते व ती तलवार शिलावळ तळपते आहे ते जीत लोक यांच्यामध्ये हितविरोध असामुळे नसेलच असे नाही हिंदी सैन्याचा उपयोग दोन्ही प्रकारे म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या हितासाठी अथवा हिंदुस्थानच्या हितासाठी करता येणे शक्य आहे आणि ते हितसंबंध परस्पर भिन्न किंबवना परस्पर विरोधीसुद्धा नसतील कशावरून शिवाय महायुद्धातील अनुभवानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आमच्या कामात ढवळाढवळ करू नका ही सेना नायकांची दरडोनी कितपत समर्थनीय ठरेल याबद्दल राजकारणी लोकांना शंका वाटावी महायुद्धाच्या काळात सर्व सेना नायकांना जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळालेली होती तिचा उपयोग ब्रिटिश फ्रेंच जर्मन ऑस्ट्रीयन इटालियन रशियन वगैरे हरेक राष्ट्रांच्या सैन्याचा हरेक प्रकारे चुथडा करून दाखवण्याकडे या बहादरांनी कसा केला ते इतिहासातच बोललं आहे कॅप्टन लिडेल हार्ट नावाच्या धुरंधर युद्ध इतिहास लिहून ठेवले आहे की महायुद्ध चालू असता एकदा तर असा अनवस्था प्रसंग ओढवला की एकीकड़ एक ब्रिटिश फौज शत्रूंशी लढत होती तर दुसरीकड ब्रिटिश सत्ति आपसातच झुंजत होत राष्ट्रसंकटाच्या भोऱ्या सापडल आहा अशा जाणव्यम् त्यांच्या विचारात अथवा प्रयत्नात एकजूट झाल दिसून आल नाही थोर लोक सामान्यजनाहून काही निराळ्या रांध्यांच बनवलि असतात ही मूर्तीपूजकाची श्रद्धा महायुद्धामुळे लयाला गिल्ली आह राजकारण कोविंदांचरुमणी लॉइड जॉर्ज यांनी आपल्या युद्धाच्या आठवणी या ग्रंथात महायुद्धकाळातील सक्नींच्या व दर्या सारंगांच्या घोडचुकांच भयंकर वर्णन कलिआहे आपल्या घोडचुकांम्ळ त्यांनी लक्षावधी लोकांच्या आहुती मृत्यूकुंडात टाकल्या दोन राष्ट्रांनी युद्ध जिंकले खरे पण त्याला शत्रू पक्षाच्या कल्पनातील चुकाच बऱ्याच अंशी कारणीभूत झाल्या लॉर्ड जेलिकोच्या टाळक्यात ठोकून ठोकून कल्पना घुसडण्यासाठी आपल्याला किती जालिम उपाय योजाव लागल त्याच स्पष्टीकरण लाईट जार्जन करून ठ फ्रेंच सेनापती मार्शल जॉफ रे यांच्यासंबंधी ते म्हणतात की मनात धीर उत्पन्न करणारी निश्चयी मुद्रा हास त्यांचा सर्वात मोठा गुण संकटग्रस्त लोक साहजिकच अशा माणसाकडे धाव घेतात त्या बिचाऱ्या भोया जीवांना वाटते की बुद्धीचे स्थान डोक्यात नसून माणसाच्या हनुवटीतच आहे तथापि लॉयड जॉर्जच्या टीकेचा मुख्य रोख इंग्लंडचा सरसेनापती फिल्ड मार्शल हेग याच्यावरच असल्याचे दिसून येईल लॉर्ड हेगचा स्वभाव विलक्षण आढताखोर व हेकट असल्याकारणाने अत्यंत महत्वाच्या गोष्टी तो खुद्द ब्रिटिश प्रधानमंडळापासून दडवून ठेवित असे अपयश जबडा वासून पुढे उभे असता केवळ हट्टीपणामुळे कित्येक महिनेपर्यंत त्याने आपली चढाई पॅशेडेल आणि कामराईच्या दलदलीतून सुरुच ठेवली आणि ती कोटपर्यंत तर सतरा अव्वल सैन्याधिकारी मृत्यूमुखी पडून करोल असे चार लाख ब्रिटिश सैनिक गारद होईपर्यंत अज्ञात वीरांचे यशोगान आता चालू आहे हे टीकच आहे ते जिवंत होते तेव्हा मात्र त्यांचे रक्त पाण्याच्या मुळाने सांडत होते आणि हाल कुत्रा खात नव्हता इतर लोकांप्रमाणे राजकारणी पुरुषही चुका करतात परंतु लोकशाहीतील राजकारणी पुरुषांना लोकांचे धोरण आणि प्रसंगाचे वळण पाहून बेत आखावे लागतात व ते बहुधा आपल्या चुका लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करतात पण सैनिक निळास वातावरणात वाढलेला असतो तेथे सारे हुकमाचे राज्य तेथे टीकेची बातच नाही साहजिकच दुसऱ्याचा मसलतीचा शब्द त्याला पसंद पडत नाही तेव्हा चुकेल तो सबशेल चुकेल आणि ती चूक पुन्हा पुन्हा करीत राहील डोक्यापेक्षा हनुवटी खंबीर आहे की नाही मुद्रा करारी आहे की नाही इकड़े त्याचे लक्ष लागल असत हिंदुस्थानातील मुलकी अधिकारीसुद्धा अर्धवट लष्करी झजावाचे वणले आह त्यांच्या ठिकाणी सैन्याधिकाऱ्यांप्रमाणेच हुकुमबाजी आणि हिकेकोरपणा आलिला आहे तेव्हा सैन्याधिकाऱ्यांचे ते करारी मुद्रा वगैरे इतर सर्व गुण त्यांच्याही ठिकाणी निर्माण झाले आहेत हे सांगणे नकोच असे सांगण्यात येते की सैन्याचे हिंदीकरण झपाट्याने सुरू झाले आहे व आणखी तिसेक वर्षानंतर एखादा हिंदी, हिंदी जनरल सुद्धा सद्भाग्य असेल तर पहाव्यास सापडेल अडीचमारे शंभर वर्षाच्या आतबाहेर सैन्याचे हिंदीकरण बरेचसे झालेले दिसेल आपत्काळी साऱ्या एक दोन वर्षांच्या अवधीत लाखो सैनिक इंग्लंडला कसे काय तयार आले हे एक मोठे गोडच आहे आमच्याकडचे भीष्माचार इंग्लंडमध्ये असते तर इंग्लंडला एवढी घिसाडघाई त्यांनी खातनेस करू दिली नसते आणि आमच्या भीष्माचार्यांची संपूर्ण शिक्षित फौज तयार होण्याच्या कितीतरी आधी महायुद्ध कदाचित संपूनही गेले असते शालिवानाच्या सैन्याप्रमाणे जणू काही चिकल्यातून वर उगवलेल्या रशियन सैन्याने अनेक शस्त्रांचा धुवा ओढवावा आणि आज जगातील अत्युत्कृष्ट सैन्याच्या पंक्तीला येऊन बसावे ही घटना देखील विस्मयजनक नाही का हिंदुस्थानातल्या रणशूर व रणनिपुण सेनानी रशियात नसतील दुसरे काय डेहराडून तर आता आपल्यासाठी लष्करी विद्यालयच निघाले आहेत तिथे लष्करी अधिकारी शिकून तयार होत आहेत कवायतीच्या कामात ते अगदी तरबेज आहेत असे म्हणतात लष्करी अधिकाऱ्याचे काम ते चोखरितीने बजावतील यात शंकाच नाही यांत्रिक शिक्षणाची जोड नसेल तर या हडेरप्पे शिक्षणाचा उपयोग काय होणार असा मात्र मनाला विचार पडतो हवाई युद्धे धुराजे बॉम्ब टँक व प्रबळ तोफखाना यांच्या जमान्यात शिपायांच्या तुकड्यांचा व बंदुकांचा कितीचा उपयोग होणार मग हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासाचे स्वरूप कोणते त्यात आढळून्या दोषांना जर आपलीच नालायकी कारणीभूत झालिर कुरकूर करण्याचा आपल्याला काय अधिकार बदलत्या कालप्रवाहापासून बाजूला सरकून आपण होऊनच जर कडेच्या डपट्यात उतरलो प्राप्त स्थितीतच दंग होऊन राहिलो आणि डोळे मिटून घेऊन आजूबाजूला आजु आजु कसले वारे वाहत आह तहावायचेच नाही असा गातकी निर्धार कला तर आपल्या पायावर आपणच धोंडा पाडून घेतल्याप्रमाणे होईल जगात उचंबळणाऱ्या एका नव्या उर्मीच्या मस्तकावर आरूढ होऊन ब्रिटिश लोक आपल्या दक्षात येऊन पोहोचल ज्या प्रब अशा ऐतिहासिक शक्तीचे नेते पुरस्तर झाले होते त्या विचार विचारसामर्थ्याची कल्पना त्यांना आली नव्हती पाळामुळा सकट उपटून दूर भिरकावून देणाऱ्या विरुद्ध अथवा अंगात हुडहुडी बरवणाऱ्या थंड आपण थोडीच कोणाकडे फिर्यात नेतो गते इतिहासाची थडकी खोदून अश्रू ढाळत न बसता भविष्याकडे नजर देऊन पाऊल उचलूया विज्ञानाचे वायन ब्रिटिशांनी आपल्याला दिले याबद्दल आपण त्यांचे आभारी असले पाहिजे तथापि जीर्णमतवादी परागतिक जातीनिष्ठ आणि संधीसाधू मनोवृत्तींना उत्तेजन देऊन येथे सवते सुभे निर्माण करण्याचे ब्रिटिश सरकारने जे प्रयत्न केले ते विसरून जाणे अथवा त्यांच्याकडे शांतपणाने पाहत बसणेही शक्य नाही परंतु देवगुळा प्राप्त होण्यासाठी अशा तऱ्हेने टाकीचे गाव अंगावर हे कदाचित आवश्यक असेल आणि नवजन्म प्राप्त होण्यापूर्वी अमंगलांचे क्षालन करणाऱ्या दुरितांचे भस्म करणाऱ्या व दुर्बळ मनाला सबळ करणाऱ्या अग्निदिव्यातून या देशाला कदाचित वारंवार जावे लागणारही असेल